के हे पवित्रता के हे केमं मार्ग पर अब इंसान लाखों पवित्रता के हे नमस्कार मित्रांनो मी आहे मीनाक्षी आणि आपण सर्वजण ऐकत आहात रेडिओ शिवणेरी रेडिओ शिवणेरीत आपले सगळ्यांचे खूप स्वागत मित्रांनो आजचे आपले मुख्य व्यक्ती आहेत बडी दीदी म्हणजेच प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये ज्यांना दिदी मनमोहिनी ह्या नावाने ओळखले जाते त्यांचे आज आपण जीवन चरित्र ऐकणार आहोत मित्रांनो दिदींचं खरं नाव गोपी होतं गोपी यांचा जन्म खूप धनाढ्य आणि नामीग्रामी परिवारामध्ये हैदराबाद सिंध कराचीमध्ये झाला मित्रांनो गोपी ह्या शब्दाचा अर्थच आहे की श्रीकृष्णाची ज्या वेळेला आजूबाजू नृत्य करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांना गोपिका असं म्हटलं जातं म्हणजे श्रीकृष्णाची जी भक्ती करणारी किंवा श्रीकृष्णावर प्रेम करणाऱ्या ज्या आहेत त्यांना गोपी असं म्हटलं जातं आहे तर ह्यादेखील खूप भक्तिमय आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या मित्रांनो यांचं लग्नदेखील एका धनाढ्य परिवारात झाले होते तर ज्यावेळेला यांचं धनाढ्य परिवारात लग्न झाले होते यांच्या धार्मिक वृत्तीमुळे यांनी मनामध्ये विचार केला की जरी आपल्या परिवारात भरपूर धन आहे संपत्ती आहे तरी धनाचं दान करण्यासाठी आपण स्वत कमाई करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो गोपी ह्या स्वत शिलाई काम करीत आणि शिलाई काम करून जे काही ते कमवीत ते त्या दान दानधर्मामध्ये लावित होत्या तर एक दिवस दादा लेखराज यांच्या परिवारामध्ये लग्न होतं आणि त्या काळात दादांना कोणीही शिलाई काम करणारी व्यक्ती मिळत नव्हती ज्यावेळेला दादांना समजलं की अशाशा परिवारातली ही व्यक्ती शिलाई काम करते त्या तर त्यावेळेला दादांनी गोपींना आपल्या परिवारात बोलावून घेतले तर त्यावेळेला गोपीचा आणि दादांचा परिचय झाला आणि दादांनी गोपीला सांगितलं की दोनच दिवसामध्ये आम्हाला कपडे शिवून हवे आहेत तर गोपीने सांगितले की हो दादा मी दोनच दिवसात तुम्हाला खूप सुंदररीत्या कपडे शिवून देते तर अशा प्रकारे गोपीचे दादा लेखराज यांच्या परिवारामध्ये येणं जाणं सुरू झालं मित्रांनो हळूहळू ज्या गोपीला समजलं की दादांच्या घरात देखील दादा स्वत सत्संग करतात त्यावेळेला गोपी एक दिवस त्या सत्संगात बसली आणि ज्ञान ऐकायला लागले पण गोपीच्या डोक्यामध्ये ज्ञान काही बसना पण गोपीला त्या सत्संगाचं मधूनच आकर्षण वाटायला लागलं ज्यावेळेला सत्संग संपला तर त्यावेळेला दादांनी तिला विचारलं गोपी तुला सत्संग कसा वाटला त्यावेळेला गोपीने सांगितले की दादा आपल्या समाजामध्ये तर स्त्रियांना गुरु करणं मना आहे त्यामुळे पतीच हा आपला परमेश्वर आहे हे, हे आम्हाला लहानपणी शिकवलं जात आहे आणि पतीलाच गुरु मानावे हे आमचे आईवडील आम्हाला शिकवित होते लहानपणीच पण दादांनी तिला सांगितले की गोपी तुला गुरु करण्याची गरज नाही तू फक्त ज्ञान ऐकण्यासाठी रोज ये आपोआप तुझ्या लक्षात हे ज्ञानदेखील येईल तर गोपीला मनात विचाराला जर आपल्याला गुरुच करायचा नाही तर मग ज्ञान ऐकायला हरकत काय आहे अशा प्रकारे हळूहळू गोपी त्या सत्संगामध्ये यायला लागली आणि गोपीची देखील हळूहळू रुची वाढायला लागली तर अशा प्रकारे गोपी ह्या सत्संगामध्ये नियमित यायला लागली आणि गोपीसोबत तिच्यासारख्याच अनेक स्त्रियांना ती आपल्यासोबत घेऊन येऊ लागली तर मित्रांनो ज्यावेळेला गोपीने बघितले की ह्या स्त्रियांना बंधनं येत आहेत त्यावेळेला गोपीने एक युक्ती दादांना सुचवली की दादा मला स्वतला शिलाई काम येत आहे जर मी ह्या सत्संगामध्ये बसून शिलाई काम जर ह्या स्त्रियांना शिकवीन तर ऑटोमॅटिक त्यांच्या घरची बंधनं सुद्धा कमी होतील आणि शिलाई काम शिकण्याच्या हेतूने त्या ह्या सत्संगामध्ये येऊ शकतील तर दादांनी त्याच्यासाठी देखील परमिशन दिली तर मित्रांनो गोपीने हळूहळू युक्तीने त्या स्त्रियांना शिलाई काम शिकवण्यास सुरुवात केली आणि त्या स्त्रियांनी देखील शिलाई काम शिकण्यास रुची दाखवली आणि त्या ह्या सत्संगात येऊन ज्ञानदेखील ऐकत आणि शिलाई कामदेखील शिकत तर अशा प्रकारे हळूहळू या ओम मंडळी यज्ञाची वृद्धी व्हायला लागली ज्यावेळेला एकोणीसशे पन्नास साली हा यज्ञ भारतामध्ये आला आणि भारतात माउंट आबू राजस्थान या ठिकाणी स्थिर झाला त्यावेळेला दादा लेखराज यांनी गोपीचे नाव ठेवले मन मोहिनी तर मित्रांनो ह्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे मन म्हणजेच दिदींनी जेवडे जेवडे त्यांच्या संपर्कात येणारे पुरुष असोत स्त्रिया असोत लहान मुलं असोत किंवा वृद्ध असोत सगळ्यांच्या मनाला परमात्म्याशी जोडून त्यांच्या मनाला मोहून घेतले तर अशा प्रकारे मनमोहिनी दिदी म्हणून त्यांचे नाव अव्यक्त म्हणजेच कर्तव्यवाचक ठेवण्यात आले तर हळूहळू या दिदींना देखील दादांनी कधी दिल्लीला तर कधी आग्र्याला सेवेसाठी पाठविले आणि ह्या दिदींच्याद्वारे दि किंवा ह्या दिदींनिमित्त बनून अनेक आत्म्यांचे त्यांनी कल्याण केले आणि अनेक स्थानांवर दिदींनी देखील प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या अनेक शाखा ओपन केल्या तर अशा प्रकारे हळूहळू ज्या वेळेला आपल्या ह्या ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या मुख्य म्हणजेच मम्मा यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग एकोणीसशे पासष्ट साली केला तर त्यावेळेला दादांनी दिदींना देखिल माऊंट आबू म्हणजेच जाला मधुबन असे म्हटले जाते त्या ठिकाणी बोलावून घेतले आणि दादांनी दिदींना देखील ह्या विद्यालयाची आतली जी जबाबदारी आहे ती संपूर्ण जबाबदारी दादांनी यांच्यावर सोपवली तर अशा प्रकारे मनमोहिनी दिदी माऊंट आबू मधुबनमध्येच राहू लागल्या आणि दादा लेखराज म्हणजेच ब्रह्माबाबांनी आपल्या ह्या नश्वर देहाचा त्याग एकोणीसशे एकोणसत्तर साली केला तर त्यानंतर ह्या प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या ज्या मुख्य आहेत म्हणजेच दादी प्रकाशमणीजी आता त्या सध्या नाही तर त्यावेळेला त्या होत्या तर त्यावेळेला दिदी आणि दादी ह्या दोघंही मिळून ह्या विद्यालयाचा कारोभार सांभाळत होत्या तर मित्रांनो अशा प्रकारे दिदी आणि दादी ह्या दोघांचीही जोडी एकसारखी ह्या विद्यालयात कार्य असे तर त्यांना बघून अनेकांना खूप आनंद व्हायचा आणि त्यांच्या मनामध्ये विचार यायचा की दिदी आणि दादी शरीर दोन आहेत पण आत्मा एकच आहे कारण दिदी या लव आणि लॉ म्हणजेच कायदा आणि प्रेम ह्या दोघही गोष्टींमध्ये खूप पक्क्या होत्या त्यामुळे दिदी नेहमी सत्संगामध्ये ज्या ज्या वेळेला हे अव्यक्त म्हणजेच परमात्म्याचं ज्ञान ऐकायला बसायच्या तर त्यावेळेला त्या स्वतला विद्यार्थी समजायच्या आणि वही आणि पेन घेऊनच त्या बसत असत आणि परमात्म्याचे हे महावाक्य नेहमी आपल्या वहीमध्ये ते नोंद करून घेत असत तर अशा प्रकारे अनेक ब्रह्मवत्सांना द्वारे अशी अनेक प्रेरणा प्राप्त होत असत आणि अनेक ब्रह्मवत्सांनी दीदी आणि दादींना बघून आपलं जीवन ह्या विद्यालयामध्ये समर्पित केलं तर मित्रांनो अशा प्रकारे हे सुंदर असं जीवन चरित्र आपण ऐकलं आणि दिदींनी आपलं हे नश्वर देह 28 जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी साली सोडून म्हणजेच ह्या देहाचा त्याग करून म्हणजेच त्यांचा मृत्यू झाला तर मित्रांनो तर त्या दिवसाला देखील स्मृती दिवस म्हणून मनवला जातो हे तर अशा प्रकारे आपण त्यांचा असं सुंदर असं जीवन चरित्र ऐकलं तर मित्रांनो आपण याच्यातून एकच प्रेरणा घेतो की भले आपण घरगृहस्थी सांभाळूनसुद्धा परमार्थ करू शकतो आणि परमार्था सा अपने घर सोड़ने की गरज नहीं है त्या घरभार सांभाळून जबाबदाऱ्या सांभाळून आपण आपलं मन आणि बुद्धी ईश्वराला समर्पित करू शकतो आहोत आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक चिंतनासाठी आपण परमात्म्याचं हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणू शकतो आहोत तर चला तर मित्रांनो नक्कीच आपण या ब्रह्माकुमारी विद्यालयाला भेट देऊन आपण आपला अमूल्य समय ह्या विद्यालयामध्ये देऊन आपलं जीवन देखील आपण श्रेष्ठ बनवूया तर परत आपण पुढच्या भागात भेटूया आणखीन असंच एक नवीन जीवन चरित्र घेऊन तोपर्यंत नमस्कार पवित्रता के हे मंत्र दाता से चल रहे रे सनमार्ग इंसान ला